श्री परमात्मने नम अथ सप्तशोध्यार्जुन वाच, ये शास्त्र विधि मुत्सृज्य यजं श्रद्धयान्विता का कृष्ण सत्मरजस्तम अर्जुन म्हणाल हे श्रीकृष्ण जे श्रद्धायुक्त अंतर करण्याचे आहेत पण शास्त्रविधी बरोबर न पाळता त्यांची निष्ठा म्हणजे त्रिविधा श्रद्धा देही नामसा स्वभावज सात्विकी राजसी चमसी चे ताम शृणू श्री भगवान म्हणाले प्राणी मात्राची श्रद्धा ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारची असते ती ऐक सत्वानुरूपाद्धा मयोयम पुरुष यो यजुना सर्वांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या प्रकृती स्वभावानुसार बनलेली असते मनुष्य हा श्रद्धाशीलच आहे ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो बनत असतो यजंते सात्विक देवान यक्षांजंते तामसा जनाह सात्विकृतीचे लोक देवांची उपासना करतात राजशलोक यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तामसलोक प्रेते व भूत यांची पूजा करतात अशास्त्र विहितम घोरं तप्येत पो जना दंभंकार संयुक्ता कामरागबला कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसैवानशरिरस्थं तान्न विद्या सुर निश्चया जे लोक ढोंग आणि अहंपणा यांनी भरलेले आहेत भोग वासना व आसक्ती या विकार बलाने अवश्य केलेले आहेत असे हे अविवेकी लोक शरीरातील पंचमहाभूता समूहाला त्याचप्रमाणे अंतरंगात वास करणाऱ्या मलाही कष्ट देत देत शास्त्रविधीत न सांगितलेले असे घोर स्वरूपाचे तपाचरण करतात ते लोक आसुरी वृत्तीचेच आहेत असं समज आहारस्वपी सर्वस्य त्रिविधो आता या सर्वप्राणी आहार तीन तप, दान यांचे तीन प्रकार होतात त्यांचे भेद सांगतो ते तू एक आयुसत्व बलारोग्य सुख प्रीतिविवर्धना रनिग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया आयुष्य ओज शक्ति, आरोग्य सुख व प्रेम वाढवणारे असे स्निग्ध शरीरात मुरून चिरकाळ राहणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपेयादी अन्न पदार्थ सात्विक वृत्तीच्या माणसानं आवडतात कटवमलवण तुष्ण तीक्ष्ण रुक्ष विदा आहार तिखट आंबट खारट अति उष्ण, अतिउष्ण दाह करणारे त्याचप्रमाणे दुःख शोक रोग उत्पन्न करणारे असे आहार राजस्वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात यातयामंगतरसम पूतीपर्युषित उच्छे अपेध्यम भोजन ताम तामसवृत्तीच्या लोकांना आवडणारे अन्न एका प्रहराहून वेळ होऊन गेलेले म्हणजे गार झालेले नीरस दुर्गंध युक्त रात्र उलटून शिळे झालेले उष्टे तसेच अपवित्र असते श्लोक आकरावा अफलाकांक्षी भीर यज्ञ विधी मेवेति मना मन समाक फळाची इच्छा न धरता यज्ञ करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून मनाने जो शास्त्रविधीप्रमाणे यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय अभिसंधाय तू फलम दंभार्थम अपयते भरत श्रेष्ठ तज्ञ विधिराजस हे अर्जुन फेवून आणि आत्मप्रतिष्ठे सृष्टानंत्र ही नम दक्षिण श्रद्धा विरहित यज्ञम तामसम परिचक्षते शास्त्रविधी ला सोडून अन्न संतर्पण रहित मंत्रहीन दक्षिणा न देता केलेला व श्रद्धा नसताना केलेला असा जो यज्ञ त्याला शारीरम तप उच्चते देव ब्राह्मण गुरु आणि विध्वजन यांचा आदर सत्कार करणे शुचिरभूतपणा असणे सरळपणे वागणे ब्रह्मचर्य व वा अहिंसा याला शारीरिक तप म्हणतात अनुद्वेग वाक्य चैव वाङमयम तप उच्चते कोणाच्याही मनाला न लागणारे परंतु खरे गोड आणि हिताचे भाषण करणे आणि स्वतःचा नियत अभ्यास करणे यास वाचिक तप म्हणतात श्लोक सोळावा मन प्रसाद सौम्य तपोस मनाची प्रसन्नता सौम्यता मुनीप्रमाणे वृत्ती असणे मनोनिग्रह असणे व भावना असणे यांना मानसिक तप अस म्हणतात श्रद्धया पण तपस्त्रि नक्षीच फेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीच्या माणसानी अत्यंत श्रद्धेने व योगयुक्त बुद्धीने हे त्रिविध तप आचरले म्हणजे त्याला सात्विक तप असे म्हणतात सत्कारमान पूजा तपोदंभेन चियते तपास राजसम चल मध्रुवम आपला सत्कार व्हावा आपणाला मान मिळावा आपली लोकांनी पूजा करावी या हेतून त्याचप्रमाणे ढोंग माजवण्याच्या हेतूने जे तप आचरले जाते त्याला या लोकात राजस अस्थिर व अनिश्चित तप अस म्हणतात मूढ ग्राहेीडया क्रियते तप परतोत्सादनाथ समुख स्वतःला नाशक करण्याकरता जे तप केले जाते त्याला तामस तप असते देशे काल चे तद्दान सात्विक स्मृतम दान करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानून आपल्यावर उपकार न करणाऱ्या योग्य स्थळी योग्य काळी व पात्रा, पात्र पाहून जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हणतात श्लोक एकविसावा युप्रत्युपकारा फलम उद्दिशेक्त तद्दान राज संस्मृतम परंतु जे दान परतफेड होईल म्हणून किंवा पुन्हा त्याचे फळ मिळेल या अपेक्षेने दिले जाते आणि जे देताना मनाला क्लेश होतात ते राजसदान राजस दान असं म्हटलं जात अदेश काल यद्दान अपात्रेभ्यशे असत्ताम समुदारृतम अयोग्य काळी अयोग्य माणसाना सत्कार न करता अवहेलना करून जे दान दिलं जातं त्याला ओमेशो ओम तत्सत् ओम असा तीन प्रकारचा ब्रह्माचा निर्देश केला जातो या निर्देशाप्रमाणे पूर्वी प्रजापतीने ब्राह्मणादी तीन वर्ण वेद आणि यज्ञ निर्माण केले आहेत तस्मादार म्हणून ब्रह्मवादी लोकांची यज्ञ दान तप वगैरे शास्त्रभीत होणारी कर्मे नेहमी ओम असा उच्चार करून सुरू होतात तदित्यनभिसंधाय फल यज्ञ तप क्रिया दान क्रिया विविध क्रिय मोकांकडून फलाची अपेक्षा न ठेवता तप दान इत्यादी कर्मे तावे ते तत् प्रयोज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सछद पाज्यते हे पार्थ अस्तित्व आणि साधुत्व म्हणजे चांगलेपणा या अर्थी सत हा शब्द योजला जातो तसेच प्रशस्त म्हणजे चांगल्या कर्मालाही सत हा शब्द योजला जातो यज्ञे तपसिदा चो, सदिती चोच्ये कर्मचियम सदित्येवाभिध्ये यज्ञ तप आणि दान करीत या स्थितीला सत असं म्हणतात आणि त्याकरता केलेल्या कर्मालाही सत असेच म्हणतात अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम चदित्युच्यते पार्थ नच्या तत्प्रैत्य हे अर्जुना अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान आचरलेले तप किंवा कोणतेही कर्म असत असं म्हटलं जाते। ते परलोकात उपयोगी पडत नाही व इहलोकातही उपयोगी पडत नाही हरिओ तत्सदीत श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रमविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद विभाग योगो नाम सप्तदशोध्याय